श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगण्य वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा महात्म्य वेदधर्मामुंना नमस्कार करून दीपक म्हणाला गुरुदेव आपण श्री दत्तचरित्र सांगत आहात पण अजून माझे मन श्रवणाने तृप्त झाले नाही मी अजून केवळ तृषित आहे मला आपण दत्तकथामृत पाजा तुम्ही संत कीर्तनाचे भक्त तर मी भाविक श्रवण भक्त आहे श्री दत्त ही तर ब्रह्मानंदाची मूर्ती आहे तो प्रथम भक्ती घेवून नंतर स्वतःच्या भक्तांना मुक्ति देतो तो भक्तांवर फार लोक करतो तो भक्तांच्या अंतर करतो भक्तांचे हे त्या देवाचे थोर दुकान आहे तेथे त्याचा व्यापार चालतो त्या व्यापारात भक्त दक्ष व सादर असतात ते उधार व्यापार करतात मुद्द लालामुळेच हात न लावता ते वरचे वर, वर वाढ जसे जसे जातात तशा तशा वस्तू ते आळस न करता दाखवितात आणि चोख व्यापार करतात ते आळस करत नाहीत दुकान कधीही बंद ठेवत नाहीत जो माल एकदा खरेदी केलेला असतो तो जसाचा तसा असतो त्यांना दुष्काळ किंवा तुटवडा माहीत नसतो नेहमीच सुबत्ता असते त्यांच्यावर कधीही खोटेपणाचा अथवा माल चांगला न दिल्याचा आरोप येत नाही त्यांचा ना ना सांभाळ हरी करतो ते सर्व लोकांची गोडवर असा आळसतात मग त्यांच्यावर कोण आळ घेईल सर्व लोक त्यांच्या पदी मस्तक ठेवतात संत सर्वांचे रहस्य जाणतात त्या संतांची गती देव सुद्धा जाणत नाहीत मग मूड लोक काय जानतील? अशी त्यांच्या व्यापाराची रीत आहे तेच तो करू जाणवत त्यांनी सर्वस्व गमावले तरी परस्परांची वाहवाह वाह करतात आपल्याला व इतरांना भलेच मनवितात अशा या दुकानावर मी लाचार होऊन आलो मला उधार देण्यास तुम्हीच उदार उधार समर्थ आहात आयुला जसा मुक्त केला तसाच यदूलाही तारला असे ऐकले ती दत्तलीला मला ऐकवा हरी ही अपूर्व वाटते प्रत्येक वेळी ती नूतन वाटते ती कोणाला नको वाटेल बरे कसायालाही ती उद्धरून नेईल श्रवण हीच आमची तपस्या यज्ञ दान व कर्म यांची गोडी मला नाही दीपकाचे हे बोलणे ऐकून मन द्रवले। उपनिषदांचे सार अशी मनोहर अवधूत गीता योगेश्वर दत्तात्रेयाने यदूला सांगितली ती तुला सांगतो सावधानपूर्वक श्रवण कर असे ते दीपकाला म्हणाले शुक्राचार्यांची कन्या देवयानी एकदा वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा इच्याशी नग्नपणे पाण्यात खेळत होती त्यावेळी पुरुषाला पाहून लाजून ती बाहेर आली त्यापूर्वीच शर्मिष्ठा बाहेर आली व तिने देवयानीचे वस्त्र नेसले तेव्हा देवयानी तिच्यावर रागवली परंतु शर्मिष्ठेने तिची निंदा करून पुन्हा कुपातील पाण्यात जोराने ढकलून दिले दैवयोगाने ययाती तेथे आला देवयानीचे रडने त्याने ऐकले व तिला कोण कोठली हे विचारले तिने त्याची स्तुती करून सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्याने देवयानीला बाहेर काढून स्वतःचे अर्धे तिला नेसण्यास दिले ती ययातीला मनाली मला कचाने शाप दिला म्हणून तू माझा हात धरलास मी ब्राह्मणाची कन्या असूनही आता तुझी पत्नी झाली तेव्हा ययातीने पार जाणून तिला वरले व शुक्राला आनंदित करावे म्हणून मृष पर्वा दैत्याने शर्मिष्ठेस देवयानीची दासी दिली। करून दिली त्यावेळी शुक्राने ययातीला सांगितले की तू शर्मिष्ठेशी संग करू नकोस ययातीने ती आज्ञा मान्य केली व तो स्त्रियांसह आपल्या नगरीला गेला यथावकाश देवाया देवयानीला यदू व तुर्वसा नावाचे दोन पुत्र झाले वृष पर्व्याची कन्या शर्मिष्ठा हिने राजाची सेवा करता त्याच्याकडे रतीसुखाची अपेक्षा केली त्याने ती पुरी केली तेव्हा तिला राजापासून तीन पुत्र झाले त्यांना पाहून देवयानीने आपल्या पित्याला ही गोष्ट सांगितली तेव्हा शुक्राने कोप येऊन राजाला शाप दिला ज्या आरती कन्येच्या दासीसी तू रथ झालास माझी आज्ञा मोडलीस त्या आरती तू आत्ताच वृद्ध होशील हे वाक्य ऐकताच या तिला वृद्धत्व आले अंगाचा कंप वळ्या वगैरे पाहून राजा फार खिन्न झाला त्याच्या शरीरात त्राण उरले नाही अकस्मात खोकला येऊ लागला त्याचे चित्त विषयभोगाने अद्याप तृप्त झाले नव्हते पतीला अशी क्षीणता आलेली पाहून देवयाने चिंता करू लागली व म्हणाली म्या पापिनीने हा अनर्थ करविला आता काय करू जे अवश्य होणारे असते त्याला अनुसरूनच पूर्वीच तसा विकार बुद्धीला होतो व हातुना विचार घडतो हा असा झाल्याने माझे भोग सर्वस्वी अंतरले अजून माझ्या चित्ताला विषयांची चिंता आहे असा पश्चाताप करून देवयानी राजासह शुक्रापाशी जाऊन तिने त्याच्याकडे राजाकरता तारुण्याची प्रार्थना केली ते सर्व ऐकून शुक्र दयाळूपणे म्हणाले राजा तुझे वृद्धत्व देऊन पुत्राचे तारुण्य तू घे मग या तिने चौघा पुत्रांना विचारले तुमच्यापैकी कोण हे वृद्धत्व घेऊन तारुण्य देण्यास तयार आहे परंतु कोणीही तयार होईना तेव्हा राजाने त्यांना शाप दिला की तुम्ही व तुमची संतती राज संतती राजाला योग्य राहणार नाही तेव्हा शर्मिष्ठेचा कनिष्ठ पुत्र पुरु यांनी स्वतःचे तारुण्य पित्याला दिले व राजाची वृद्धावस्था स्वत घेऊन तो राहिला ययाती राजा आनंदित झाला शतवर्षे भोग केत राहिला मूर्ख मनुष्य आत्मानात्मविवेक करत नाही व दुःखरूप असे विषय सुख गोड मानतो असो ययाती यथावकाश दैव योगाने विरक्त झाला व त्याने देवयानीला बोध केला इंद्रिये सतत बलवान असतात ती ज्ञानी पुरुषाला सुद्धा मोहात पाडतात म्हणून माता पुत्री किंवा बहीण यांच्याशी सुद्धा एकासन वर्ज करावे आपण स्वतः जीर्ण वृद्ध असलो तरी जीर्ण वृद्ध स्त्रीला जवळ घेऊ नये अति जीर्ण असे वस्त्र जीर्ण गोधडीला चिकटते ज्याप्रमाणे तूप ओतल्याने अग्नि अधिकच प्रदीप्त होतो आता विरक्तपणा आल्याने मनाला शांतपणा आला आहे असे म्हणून ययातीने कनिष्ठ पुत्राला तारुण्य दिले विषय वासनेचा त्याग करून वृद्धत्वाचा स्वीकार केला आणि पुरुला राज्य देऊन तो वनात गेला पूर्वी ते राज्य विभागून दिले होते त्यावर पुरुष राजा झालेला पाहून यदूच्या मनाला उद्वेग झाला वस्तुत त्याला सुंदर अप्सरातुल्य स्त्री होती गज अश्व धन व पुत्र होते तरीही पुरुष राज्यावर बसल्याने तो मनात दुःखी झाला तो त्रासून म्हणाला हा आईच्या दासीचा कनिष्ठ पुत्र आनंदाने सिंहासनावर बसला आहे त्यामुळे माझे मन दुःखी झाले आहे मी नम्र ज्येष्ठ राणीचा ज्येष्ठ पुत्र असून ही गोष्ट कशी सहन करू माझ्या मनाला आश्चर्य वाटते आहे की हे माझे कर्म कर्मफल काय आता सर्वस्वाचा त्याग करून वनात जावे काय दैव योग महान समर्थ आहे तोच भोग भोगायला लावतो तो वेगाने ला त्याचा भंग कोण करू शकणार मी पूर्वीपासूनचा विचार करता चित्त स्थिर करून असा केला आहे की संसारात सुखाची वार्ता कधीही असत नाही हे समजून सुद्धा प्राणी मात्र व्यर्थ मोहात पडतात त्या सुखाचा धिक्कार करून मी आता वनात जातो असा विचार करून यदुराजा दृढ वैराग्याने अंगीकारून सुखदुःखादी सहन करत मोक्षार्थी होऊन वनात फिरू लागला तो दत्ताचा भक्त होता त्याला विवेक होताच दत्ताने विचार केला हा आता चांगला ज्ञानाचा अधिकारी झाला संन्यासाचा अधिकार याला प्राप्त झाला असून हा आता श्रवणाला तत्पर होईल याला स्वातम्याच्या ऐक्याचे रहस्य अवश्य सांगितले पाहिजे असे म्हणून स्वतः अदृश्य असूनही श्री दत्त त्याला दृश्य झाले राजाच्या समोर एकाकी जमिनीवर एक दिगंबर समाधानात पौडलेला दिसला ज्याला पाहून राजाला हर्ष झाला जवळ जाऊन मनोभावे त्याला वंदन करून राजाने विचारले या घोरवनात तू कोण व कसा येथे दुसरे कोणीही दिसत नाही शिवा हे दाट व भयंकर व नाही येथे योगक्षेम कसा होत असेल ते समजत नाही माणसाची स्थिती पाहिली तर कोणी आयुष्या करता कोणी संपत्ती करता तर कित्येक यशप्राप्ती करता झटतात रिकामा कोणीही राहत नाही कोणी धर्माकडे तर कोणी अर्थ व कामभोगाकडे वळतात मोक्षाकडे वळणारे विरळच शिवाय हे अंतःकरण काहीतरी करमणुकी वाचून कसे जास्त काल निश्चल व समाधान होऊन राहील जगात पाहिले तर ठीक ठिकठिकाणी काम क्रोध व लोभ यांची आग पेटलेली आहे असे असता तुझे अंग कसे भाजले नाही ते सांग बरे तू तर सर्वच बाबतीत उदासीन दिसतोस तुझे मन संपत्तीकडे नाही जीवितांची तुला परवा नाही आणि कीर्तीचीही गरज नाही जगात काही न करता बसून राहणारे असतात परंतु ते कोणी ज्ञानहीन शक्तीहीन किंवा नैपुण्यही नसतात मला आश्चर्य वाटते ते याचे कि तुला शक्ती निपुणता व उत्तम ज्ञान असून अकर्तृत्वता कशी आली ही जागा बाजूला व गुप्त ठिकाणी आहे येथे तू कसा निर्वाह करून राहतोस ते तुझ्या मनाला आवडले तर मला सांग हा मी तुझ्या पुढे कप पदार्थ आहे असमर्थ आहे तथापि या प्रश्नांची उत्तरे तूच यथार्थपणे सांग तू समर्थ व दयाळू आहेस तुला स्त्री व पुत्र आदी नसता आशारहहितपणाने राहून मोह व शोक यांच्या अग्निपासून दूर आनंदात तू कसा राहत आहेस आम्ही लोक कुटुंबात धन स्त्री व पुत्र यांच्यासह असूनही दुःखीत होतो आपले वर्तन त्यापासून वेगळे कसे यदुनी एवढे प्रश्न केले ते ऐकून तो अवधूत असून त्याला म्हणाला राजा मन स्वस्थ करून ऐक मला तत्वज्ञान प्राप्त झाल्यामुळे मी असा होऊन राहिलो आहे हे तत्वज्ञान मी चोवीस गुरूंपासून प्रयत्नपूर्वक संपादन केले आहे ते तुला आता सांगतो त्या ज्ञानाचे मनन केल्याने ब्रह्माची उमज पडते व निध्यासन केल्याने साक्षात कारता हे फक्त मनुष्याला कारण इतर शरीरे आहार विहार घेण्याकरता असतात मनुष्यामध्ये येथेच ज्ञान मिळू शकते नरदेहातच विज्ञान मिळवावे शास्त्राच्या अनुमानाने सर्व कळून येते अंतःकरणामध्ये बिंबित ब्रह्म निश्चित निश्चितपणे वृत्तीज्ञानाने समस्ते, त्याने नर मुक्त होतो चोवीस गुरूंपासून मी त्याज्य व ग्राह्य लक्षणांचे तत्वज्ञान घेतले त्याने माझे मन शांत झाले जगात ग्राह्य व त्याज्य गोष्टींचा शोध घेऊन त्याज्य ते टाकावे व ग्राह्य ते घ्यावे जे लोक हे जाणत नाहीत त्यांनी त्यांची पशूबरोबर तुलना करणे योग्य आहे ते गवत भक्षण करीत नाहीत हे पशुजातीचे भाग्य श्रुती मोठ्याने सांगतात की महती इग्नष्टी म्हणून मानव जन्माला येऊन हेच साधन करावे ज्यांची इच्छा करू नये असे वेद सांगतात त्या विषयांचा नाद मतिमंद लोक सोडत नाहीत उलट विशेष प्रयत्न त्या बाबतीत करतात मी कोणत्या गुरूंपासून तत्वज्ञान शिकलो त्यांची नावे ऐक पृथ्वी वायू आकाश उदक अग्नी चंद्रमा कालात्मा सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग भुंगा हत्ती मधु हरीण मासा वेश्या, पिंगळावेश्या पक्षी, बालक कुमारी कंकण सर्प शर्कार पेशस्कार व कोळी या सर्वांपासून मी ज्ञानाचा सागर प्राप्त केला त्यात स्नान करून सर्व पाप धुवून ज्ञान संपन्न होऊन व त्याग करून मी येथे पडून राहिलो आहे या विवेकाने संपन्न होऊन सर्व तळमळ जाऊन मी आनंद पूर्ण असा येथे राहिलो आहे सदैव मी निजरंगात रंगून गेलो असल्याने मला सुखदुःखांचे स्फुरण सर्वथान आहे मी शुद्ध बुद्ध मुक्त व योग युक्त असून सर्वत्र असत आहे मी सर्व गोष्टींचा परित्याग केला आहे तू असे विचारशील की शुद्ध ज्ञान प्राप्त होण्यासाठी एका गुरुचे पाय धरल्याने कृतार्थता येते तर इतके गुरु कशासाठी मनाला आवडतील तितके पती करणाऱ्या स्त्रीची निंदा करतात आणि तिला व्याभिचारिणी म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने पाहिजे तितके गुरु केले तर तो व्याभिचारी होतो तर त्याबद्दल ऐक परमार्थाने गुरु एकच करून श्वेतकेतू भृगू आदी मुक्त झाले गुरु विद्येचा उपदेश करतात मग असंभावनादी निर्माण झाल्या तरी वेदांतानुसार तर्क केला जातो असा तर्क करायचा तर तो ह्या द्वैतावर करावा अद्वैत ब्रह्मावर तर्काला जागा नाही तर्काने विवेक घेण्यासाठी मी हे गुरु केले त्यामुळे माझ्या असं भावना आदी गोष्टी लयाला गेल्या व निश्चय करता आला हे वर्म जाणून सूक्ष्म वस्तू कळावी म्हणून असे गुरु केले मग कोण दोष देईल असे वचन ऐकून त्या अवधुता, अवधुताला वंदन करून परमानंद पाहून यदूराजाने या, पुढे म्हटले इती श्रीमत श्रीमत श्री श्रीमत्परमंसपरिवराजकाचार्यवर्म्री सद्गुदेववासुदेवानंद सरस्वती विरचि श्रीदत्तमहात् ष्वांशोध्याय श्रीगुरुदेवत्तापण गशील वल्लभ ना